पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी एक नव्या प्रकाशासाठी चिंतन एक अन्नभक्षण करून ताजा झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले दोन ते अपयश मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही 3. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजात्याने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने स्वप्नांचा अर्थ लावला चार त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या जा निवासस्थानाजवळ ते बुडाले पाच आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग कर शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला सहा चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात सात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसल्या ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही आठ नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रवा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली 9. हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच 10. हे कमलनयना ज्या आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलरी वाहत आहेत त्या अर्थी आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित अकरा चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुली असे म्हणतात यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले बारा कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली तेरा दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहित होते चौदा म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहानपण आहे तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय डासवून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते पंधरा गोड घास मिळेल आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या एखाद्या कवळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले。सोळा गोड पदार्थ न आढळल्यामुळे कवळा निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कवळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिल दोन ज्ञानप्राप्ती एक चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरे इतके अन्न गौतमान गोळा केल होते दोन मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली तीन ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न रहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली चार पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली पाच दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने एकाग्रतेची भर टाकली सहा तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले सात चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली आठ अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरतशा म्हणाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येन त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रीत केले 9. चौथ्या आठवड्याच्या शेवटीच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आल की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही, ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाही करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या दहा याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार न्यायचाहून प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदय झाले त्याला एक नवा मार्ग दिसला 3. नव्या धम्माचा शोध 1. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती दोन त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तीन तथापि दुःख नैसे कसा करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता चार आणि म्हणून दुःख नयसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले पाच स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती सहा त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल सात या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती आठ याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष असे नाव मिळाले चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होता एक ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले दोन बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय 3. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व 4. बोधिसत्व बुद्ध कसा होतो पाच बोधिसत्व क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे सहा बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य डगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागत सात जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होत यावेळी बोधिसत्वाने काम वाचण्याचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवितो तो लोकांच्या दुर्गुणाची कुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नावोमेद करत नाही आठ जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधीसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो नऊ जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्विद ध्यान चतुर्विद व्यायाम चतुर्विद इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रीत करतो दहा जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंत झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते बारा जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दूर दोमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता डिक्कालाईत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिटून राहत नाही तो आपल्या सहजरातील तृष्णा शांत करतो परोपकारी बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांत वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो तेरा या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळत लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत शांतवृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे, हे त्याला कळलेले असते परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह येत कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मागावरून कधीही च्यूत करू शकत नाही चौदा जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या आढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट समताद जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविक तास अनुसरतो तो, तो जी जी गोष्ट करील त्या, त्या, त्या गोष्टीत तो यशस्वी होतो पंधरा जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो, तो साधुमती होतो जाने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे किंवा सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते सोळा जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्म होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते सतरा बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते अठरा बोधी सत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही सहा सामर्थ्य मिळविली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमितीचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एकोणीस एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकही थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्याला असता कामा नये 20. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्धत्व हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय एकवीस बोधिसत्वाच्या या जीवनस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो बावीस जातक सिद्धांत हा बुद्धांच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे तेवीस अवतारवादा देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकास की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असते तरी चालते चोवीस बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनास्तातूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मात तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला अपने कसोटी उतरने से आवानत